कंध पहिला एकोणीसावाध्याय परीक्षिताचे अनशन व्रत आणि शुकदेवासे आगमन ओम श्रीपरमा नम सूत उवाच महीपतत्कर्मगर्घ्य विचियनात्मकृत सुधर्मनाहोम या नीच मनायवत्कृत निरागसी ब्रम्ह गूढचेजसी सूतमणाले राजधानीला पोहोचल्यावर राजा परीक्षिताला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 तक्षकरूप मृत्यू त्याला चांगला वाटला या जगातील आणि परलोकातील भोगांना तो पहिल्यापासूनच तुच्छ आणि त्याज्य समजत होता आता त्याचा प्रत्यक्ष त्याग करून आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ मानून आमरण उपोषण व्रत घेऊन तो गंगा तीरावर बसला तुळशीच्या सुगंधाने मिश्रित असलेले गंगाजल भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे पराग घेऊन प्रवाहित झाले आहेत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 त्रैलोक्याला पवित्र करणारे महानुभवा मुनी आपल्या शिष्यांसह तेथे येऊन पोहचले तीर्थयात्रेच्या निमित्ताने खरे तर संतजन त्या तीर्थक्षेत्रांनाच पवित्र करतात त्यावेळी तेथे अत्री वसिष्ठ चवन शरद्वान अरिष्टनेमी भृगु अंगिरा पराशर विश्वामित्र परशुराम उतथ्य इंद्रप्रमद इद्वाह मेधा देवल आर्षिशयन भारद्वाज गौतम पिप्पलाद मैत्रेय औरव कवश अगस्त्य भगवान व्यास नारद तसेच यांच्या व्यतिरिक्त अनेक देवर्षी ब्रह्मर्षी आणि अरुणादी राजर्षींचे शुभागमन झाले अशा प्रकारे विविध गोत्रांच्या मुख्य मुख्य ऋषींना एकत्र आलेले पाहून राजांनी सर्वांचा यथायोग्य सत्कार केला आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला जेव्हा सर्व लोक स्वस्थपणे आपापल्या स्थानावर बसले तेव्हा महाराज परीक्षिताने त्यांना पुन्हा एकदा प्रणाम केला आणि त्यांच्या समोर उभे राहून शुद्ध हृदयाने होते ते तो सांगू लागला परीक्षित म्हणाला अहो समस्त राजांमध्ये आम्ही धन्यतम आहोत कारण आमच्या शील स्वभावामुळे आम्ही आपल्यासारख्या महान पुरुषांच्या कृपेला पात्र झालो आहोत निंदित कर्म केल्यामुळे राजवंशातील बहुतेक लोक ब्राह्मणांची पाद्यपूजा करण्यापासून दूर जातात ही किती खुदाची गोष्ट आहे मी ही नेहमी घरादारात आसक्त राहिल्या कारणांनीच पापी झालो आहे म्हणूनच स्वत भगवंत ब्राह्मणाच्या शापाच्या रूपाने माझ्यावर कृपा करण्यासाठी आले आहे हा शाप वैराग्य उत्पन्न करणार आहे कारण अशा प्रकारच्या शापाने संसारात आसक्त झालेला पुरुष बहिभीत झाल्यामुळे विरक्त होत ब्राह्मण हो मी माझे चित्त भगवत चरणे समर्पित केले आहे आपण आणि माता शरण आलेला माझ्यावर अनुग्रह करा ब्राह्मण कुमाराच्या शापाने प्रेरित दुसरा कोणीही कपटाने तक्षकाचे रूप घेऊन किंवा स्वतः तक्षक होऊन दंश करू दे मला त्याची पर्वा नाही आपण भगवंतांच्या रसमयीलांचे गायन करा आपणा ब्राह्मणांच्या चरणांना प्रणाम करून मी पुन्हा आपणास हीच प्रार्थना करतो की कर्मवश ज्या ज्या योनीत मला जन्म घ्यावा लागेल त्या त्या योनीत भगवान श्रीकृष्णांच्या चरणांवर माझी प्रीती असावी आणि त्यांच्या चरणाश्रित महात्म्यांचा संघ घडावा तसेच सर्व प्राणीमात्रांची मैत्री असावी आपण मला असा आशीर्वाद द्या महाराज परीक्षित मोठा धैर्यवान होता तो दृढ निश्चय करून गंगच्या दक्षिणतीरावर पूर्वाभिमुख कुषाग्र असलेल्या आसनावर उत्तरेकिडे तोंड करून बसला त्याने राज्यकारभार आपला पुत्र जन्मजयावर सोपवला होता पृथ्वीवरील एकछत्रीय अंमल असणारा सम्राट परीक्षित याप्रमाणे जेव्हा आमरण उपोषणाचा निश्चय करून बसला तेव्हा आकाशातून देवसमुदाय आनंदाने त्याची प्रशंसा करीत पृथ्वीवर फुलांचा वर्षाव करू लागले आणि वारंवार नगारे वाजवू लागले तेथे असलेल्या महर्षींनी परीक्षिताच्या निश्चयाची प्रशंसा केली आणि उत्तम म्हणून उत्तम त्याला अनुमोदन दिले ऋषींचा स्वभाव आणि शक्ती लोकांवर कृपा करण्यासाठी त्यांनी परिक्षिताचा उत्तम कीर्तिमान अशा गुणांना अनुरूप असे उत्कार काढले हे राजर्षी शिरोमणी श्रीकृष्णांचे अनुयायी असणाऱ्या आपणा पांडव वंशयाना ही काही आश्चर्याची गोष्ट नाही कारण आपण सर्वांनी भगवंतांचे सानिध्य प्राप्त करण्याच्या आकांक्षेने ज्या सिंहासनाची सेवा करण्यासाठी राजे आपापले मुकुट तेथे टेकवे ते अशा राजसिंहासनाचा एका क्षणात त्याग केला जोपर्यंत हा भगवंतांचा परमभक्त परीक्षित आपले नश्वर शरीर सोडून मायेचा दोष आणि शोक या निरहित अशा भगवत धामाला जात नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण येथेच राहू ऋषींचे हे फारच मधुर गंभीर सत्य आणि समत्वभावाने युक्त असे वचन ऐकून राजापरीक्षिताने त्या योगी मुनींचे अभिनंदन केले आणि भगवंतांचे मनोहर चरित्र ऐकण्याच्या इच्छेने त्यांना प्रार्थना केली हे महात्म्यांनो आपण सर्व ठिकाणाहून येथे आलात सत्यलोकात राहणाऱ्या मूर्तिमान वेदांच्या समान आपण आहात आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार दुसऱ्यावर अनुग्रह करणे याखेरीत या लोकात अगर लोकात आपला अन्य कोणताच स्वार्थ नाही हे विप्रांत आपण पूर्ण विश्वास ठेवून स्वतःच्या कर्तव्यासंबंधी विचारण्यासाठी सर्व विद्वानांनी आपापसात आप विचार विनिमय करून सांगावे की सर्वांच्यासाठी सर्वस्थामध्ये आणि विशेष करून थोड्याच वेळात मरण पावणाऱ्या पुरुषांनी करण्यायोग्य विशुद्ध कर्म कोणते पृथ्वीवर स्वेच्छेने संसार करणारे कोणापासून कोणतीच अपेक्षा न ठेवणारे व्यासपुत्र भगवान श्री शुकदेव त्यावेळी तेथे प्रकट झाले त्यांच्या अंगावर वर्ण आणि आश्रमाचे कोणतेही बाह्य चिन्ह नव्हते ते आत्मानुभूतीमुळे संतुष्ट होते लहान मुले त्यांच्या भोवती होती त्यांचा वेश अवधूताचा होता त्यांचे वय वर्ष सोळा पाय हात मांड्या बाहू खांदे गाल आणि इतर सर्व अवयव अत्यंत सुकुमार होते नेत्र विशाल आणि मनोहर होते नाक काहीसे उभार कान सोडवलं सुंदर भुवया या सर्वांमुळे चेहरा अत्यंत शोभायमान दिसत होता गळात जणू सुंदर शंखच होता खांद्याची हाडे लपलेली छाती रुंद आणि भरदार भोऱ्याप्रमाणे खोल नाभी पोट तीन वळ्याने युक्त असे सुंदर लांब हात मुखावर कुरळे केस विखुरलेले अशा प्रकारचे दिगंबर वेशात एखाद्या श्रेष्ठ देवाप्रमाणे ते तेजस्वी दिसत होते सावळावरण चित्ताकर्षक तारुण्य अंगकांती आणि मधुरस्मित यामुळे ते स्त्रियांना मनोहर वाटणारे होते त्यांनी जरी आपले तेज झाकून ठेवले होते तरी सुद्धा त्यांची लक्षणे जाणणारे मुनी त्यांच्या सन्मानासाठी आपापल्या आसनावरून उठून उभे, उभे राहिले आलेल्या त्या अतिथींची परीक्षिताने मस्तक लवून आत्मनिवेदन पूरक पूजा केली त्यांचे खरे स्वरूप न जाणणाऱ्या स्त्रिया आणि मुले तेथून निघून गेले सर्वांनी केलेल्या स्वागताने सन्मानित झालेले श्री शुकदेव श्रेष्ठ आसनावर विराजमान झाले ग्रह नक्षत्र आणि ताऱ्याने वेढलेल्या चंद्राप्रमाणे ब्रह्मर्षी देवर्षी आणि राजर्षी यांच्या समूहात महात्म्यांनाही आदरणीय श्री शुकदेव अत्यंत शोभिवंत दिसत होते जेव्हा अत्यंत बुद्धिमान श्री शुकदेव शांतपणे बसले होते तेव्हा भगवंतांचे भक्त परीक्षित केला आणि मधुरवाणीने त्यांना विचारले ब्रह्मस्वरूप भगवन आम्ही अपराधी क्षत्रीय असूनही आज सत्संगाचे अधिकारी ठरलो म्हणून आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत अतिथी रुपाने येऊन कृपेने आपण आम्हाला तीर्थाप्रमाणे पवित्र केले आपल्यासारख्या महात्म्यांच्या केवळ स्मरणानेच ग्रहस्थ लोकांचे घर ताबडतोब पवित्र होते तर मग दर्शन स्पर्श पूजानी आणि आसनावर बसणे अशी संधी मिळाल्यावर त्या घराचे भाग्य काय वर्णावे योगीवर ज्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या समोर दैत्य थांबत नाही त्याप्रमाणे आपल्या सान्निध्यात मोठमोठी पापे सुद्धा ताबडतोब नाहीशी होतात पांडवांचे सुद भगवान श्रीकृष्ण निश्चितच माझ्यावर अत्यंत प्रसन्न आहेत म्हणूनच त्यांनी आपल्या आतेभावाच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्या कोळात उत्पन्न झालेल्या माझ्याशी सुद्धा आपलेपणाचा व्यवहार केला भगवान श्रीकृष्णांची कृपा झाली नसती तर आपल्यासारख्या एकांत वनवास राहणाऱ्या व्यक्तिगत अव्यक्तगती परमसिद्ध पुरुषांनी स्वतः येऊन मृत्यूच्या वेळी माझ्यासारख्या सामान्य माणसाला कसे दर्शन दिले असते आपण योग्यांचेही परमगुरु आहात म्हणून मी आपणास आसन मरण माणसाने काय केले असतात त्याला मोक्ष मिळेल हे विचारित आहे हे भगवन त्याचबरोबर आपण हेही सांगा की मनुष्याने काय ऐकावे कोणता जप करावा कोणते कर्म करावे कोणाचे स्मरण आणि कोणाचे भजन करावे तसेच कशाचा त्याग करावा हे मुनिवर आपण गायीची धार काढण्यास जेवढा वेळ लागतो तितका सुद्धा वेळ ग्रस्तांच्या घरी थांबत नाही म्हणन मी आपणास हे आत्ताच विचारत आहे सूत म्हणाले जेवा राजाने मोठ्या मधुरवाणीने अशा प्रकारे संभाषण केले आणि प्रश्न विचारले तेव्हा सर्वधर्मांचे मर्म जाणणारे व्यासपुत्र भगवान श्री शुकदेव त्यांची उत्तरे देऊ लागले सूत उवाच एवमाभाषितपृष्टसराजाश्लक्षणया गिरा प्रत्यभाषित धर्मज्ञ भगवान बादरायणी इमद्भागवते महापुराणे वैयासिक्यामष्टादशसहस्राया पारमहौ संहितायां प्रथमस्कंदे शुभागमन एकोनशोध्याय श्रीकृष्णापणमस्त हरे नम हरे नम हरेन हरे हरे। इथे प्रथमस्कंद समाप्त